स्कंध चौथा अध्याय आठवा दैत्यराज प्रल्हादाची तीर्थयात्रा अशा रीतीने जन्मेजय राजाने प्रश्न विचारल्यावर सत्यवती पुत्र व्यासांनी त्याला सर्व कथा विस्ताराने निवेदन केली त्यामुळे परीक्षित राजाचे चित्त दूषित होत हे जन्मेजयाला समजून चुकले त्यामुळे त्या, त्या धर्मपरायण जन्मेजयाला अपार खेद वाटला विप्राचा अपमान केल्यामुळे यमनुकी गेलेल्या पित्याचा उद्धार कसा करावा याविषयी तो चिंता करू लागला पुत्र पुन्नाम नरकापासून स्वतःच्या पित्याला तारीत असतो पण आपला पिता परीक्षित राजा विप्रशापामुळे अंतराळामध्ये सर्पदंश होऊन स्नान दान नित्यकर्मी न करताच मृत्यू पावला हे ऐकून आणि आपल्या पित्याला भयानक दुर्गती प्राप्त झाल्याचे श्रवण करून त्या महाभाग्यशाली परीक्षित पुत्राला जन्मे अत्यंत दुःख झाले नंतर राजाने त्या मुनींना नर नरनारायण यांच्याविषयी सविस्तर कथा सांगण्याची विनंती केली जन्मेजयाचे भाषण और व्यास म्हणाले हे राजा त्या उग्र भयानक हिरण्यकश्यपूचा वध झाल्यावर त्याच्या प्रल्हाद नावाच्या पुत्राला राज्याभिषेक करण्यात आला तो दैत्यराज देवांची पूजा करणारा होता त्याचवेळी पृथ्वीवरील राजे सश्रद्ध होऊन देवासाठी यज्ञया करीत असत ब्राह्मण तीर्थयात्रा वगैरे पुण्यकर्मे करीत वैश्य स्वधर्माणे आचरण करीत शूद्र द्विजांची शुश्रुषा तत्परतेने करीत असत नरसिंहाने त्या दैत्यपुत्राची पातालामध्ये राज्यावर स्थापना केल्यावर प्रल्हाद तेथे धर्माने राज्य करू लागला एकदा भृगुपुत्र महातपस्वी चव... चवनमुनी नर्मदाकाठी व्यावर्तीश्वर तीर्थावर स्नान करण्याकरता निघाला आणि महानदी नर्मदेला अवलोकन करून तो तिच्यात उतरला पण तो पाण्यात उतरत असताना विषारी अशा एका भयंकर नागाने त्याला वेळले मुनी भयचकित झाला नागाने त्या मुनीला नेले। चवनाने सत्वर देवादि देव भगवान विष्णूंचे नामस्मरण मनातल्या मनात केले मनात के त्या कमलनयन भगवान विष्णूंचे नामस्मरण होताच इकडे तो महासर्प विषरहीत झाला त्यामुळे भुजंगाने त्याला धरून नेत असताही चवनाला दुःख वा नाही पण तेवढ्यात तो भयंकर नाग विचार करू लागला न जाणू हा महातपस्वी मुनी आपल्याला कोणता शाप देईल अशा प्रकारे शंकायुक्त होऊन खिन्न झालेल्या सर्पाने च्यवनाला मुक्त केले सर्व नागकन्या त्या महामुनीला अवलोकन करून मान देत होत्या पण हा मुनी, मुनी श्रेष्ठ तसाच महासागरात संचार करीत नाग आणि दानव यांनी व्यापलेल्या महानगरामध्ये प्राप्त झाला असाच एकदा त्या नगरात तो भृगुपुत्र च्यवन संचार करीत असता धर्माचा प्रतिपाल करणारा दैत्यांचा राजा प्रल्हाद याने त्या महातपस्व्याला पाहिली। मुनीच्या समोर जाऊन त्याने मुनींची पूजा केली तो नम्रपणाने हात जोडून म्हणाला हे महामुने आपण पाताला काबरे आला आहात इंद्राने माझे राज्य पाहण्यासाठी अथवा माझ्या राज्याची हेटाळणी करण्यासाठी आपणाला इकडे पाठवले आहे का काय आपण खरे असेल ते निवेदन करा प्रल्हादाचे भाषण ऐकून महामुनी चवन म्हणाला हे दैत्य राजा एखाद्या दूताप्रमाणे इंद्राने मला तुझ्याकडे पाठवावे असा माझा आणि इंद्राचा काहीही संबंध नाही मी स्वतंत्र मनाचा आणि धर्मकार्यतत्पर असा भृगुपुत्र आहे हे दैत्य इंद्राने मला येथे पाठवले असेल याबद्दल तू मनात शंका आणू नकोस हे नृपश्रेष्ठा मी नित्याप्रमाणे स्नानासाठी नर्मदा तिरी आलो होतो पण मी नदीत उतरताच एका महाभयंकर भुजंगाने मला फेरले तेव्हा मी भगवान विष्णूंचे स्मरण केले त्याच क्षणी माझ्या विष्णू स्मरणाचा प्रभाव घडून आला तो भुजंग सत्वर निर्विष झाला तेव्हा घाबरून त्याने मला सोडून दिले हे राजेंद्रा मी संचार करीत येथे आलो आहे आणि मला तुझे दर्शन घडले हे दैत्यराज तू विष्णू भक्त आहेस तसाच मी सुद्धा त्याच भगवान विष्णूंचा भक्त आहे हे तू लक्षात ठेव त्या मुनीचे ते भाषण ऐकल्यावर त्या भक्त प्रल्हादा तीर्थांविषयी मुनी माहिती विचारली प्रल्हाद चवन मुनी म्हणाला हे मुनीश्रेष्ठा पृथ्वी अंतरिक्ष आणि पाताळ या सर्व ठिकाणी कोण तीर्थक्षेत्रे आहेत हे आपण मला विस्ताराने निवेदन करा चवनमुनी म्हणाला हे भक्त श्रेष्ठा हे राजा ज्यांची मने निर्मळ आहेत जे वाणीने चित्ताने शरीराने शुद्ध आहेत त्यांना सर्वच क्षेत्रे तीर्थासारखी आहे पण मलिन अंतःकरणाच्या पुरुषास मात्र गंगा ही कीटक देशापेक्षाही अपवित्र आहे प्रथम मन शुद्ध करून पापरहित झाल्यावर सर्व तीर्थे आपणाला पवित्र करू शकतात गंगातिरी सर्व ठिकाणी विविध नगरे गोठे खाणी आणि लहान मोठी गावे आहेत हे दैत्यश्रेष्ठा निषाद आवर्त हूण वंग खस म्लेंछ ह्यांची सुद्धा निवासस्थाने त्यात आहेत ब्रह्मतुल्य असे ते पवित्र गंगाजल ते पुरुष नित्यसेवित असतात स्वेच्छेने ते लोक त्रिकासनाने करतात पण ह्या सर्वांपैकी एकाचही अंतःकरण शुद्ध झालेले नसते हे राजेंद्रात ज्यांचे मन विषयात व्याप्त आहे अशा पुरुषांना तीर्थाच्या फलाचा उपयोग काय त्यांना फल कसे प्राप्त होणार म्हणून हे राजा मन हेच सर्वांचे कारण असल्याने इतर दुसरी कारणे त्या बाबतीत नाहीत म्हणून मन शुद्धीच नित्य सांभाळली पाहिजे तीर्थामध्ये वास्तव्य करणारा पुरुषही इतर बाबतीत दुसऱ्यांची वंचना करतो त्यामुळे तो महापापी होतो त्या तीर्थक्षेत्रावरच पापाचरण केल्याने तो अक्षय आणि अक्षम्य आहे कौंडाळ पिकल्यावर सुद्धा जसे ते मधूर लागत नाही तसेच दूषित मनाने युक्त असलेला पुरुष तीर्थक्षेत्री कोट्यावधी स्नाने केली तरी शुद्ध होत नाही तेव्हा हे राजा शुभेच्छु पुरुषाने प्रथम मन शुद्ध ठेवावे कारण मन शुद्ध असल्यासच द्रव्य शुद्ध होते त्याविना ते शुद्ध राहत नाही तसेच शुद्धाचरण आवश्यक आहे आचरण शुद्ध झाल्यास तीर्थयात्रा फलदायी होतात नाही सर्व प्रयत्न व्यर्थ होत गेल्यावर प्राणी दाखवावी, हे राजा, मी तुला आता ते हे उत्तम आणि प्रथम तीर्थ आहे चक्रतीर्थ आणि पुष्कर तीर्थ ही दोन तशीच श्रेष्ठ आहेत हे नृप्रेष्ठा भूतलाबत एवढी तीर्थे आहेत की त्यांची अशक्य, कारण तेथे पुष्कळ ऐकल्यावर दैमीष तीर्थावर जाण्याची इच्छा करू लागला त्याने दैत्यांना तसे निवेदन केले प्रल्हाद म्हणाला हे महाभाग्यवान दानवानो उठा आज आपण निमिष तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कमल नयन आणि पीत वस्त्रधारी अच्युताचे दर्शन घेऊ विष्णू भक्त प्रल्हादाचे भाषण ऐकून सर्व दानव अत्यंत हर्षभरित होऊन त्याच्या बरोबर जाण्यासाठी पाताळ लोकातून बाहेर पडले ते सर्वजण एकत्र होऊन नैमिशारण्यात गेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी अतिशय आनंदाने स्नानादिकर्मी केली अशा रीतीने सर्व महाबलाढ्य दैत्याना बरोबर घेऊन प्रल्हाद तीर्थयात्रा करीत होता महापुण्य फल देणारी आणि निर्मल जल असलेली ती सरस्वती नदी त्याने अवलोकन केली त्या सारस्वत जलरूपी तीर्थावर स्नान केल्यामुळे प्रल्हादाचे मन अतिशय प्रसन्न झाले तेथे राहून स्नानादी इतर पुण्यकर्मेही त्याने केली त्याने यथाविधी कार्य केली अध्याय आठवा समाप्त